स्कंध सातवा अध्याय पस्तीसावा देवी गीता अध्याय चौथा योग स्वरूपाचे निरूपण हिमालयाने हात जोडून देवीस विचारले हे देवी मी कोणते अनुष्ठान करू म्हणजे मी तत्वदर्शनास योग्य आणि समर्थ होईन हे महेश्वरी तत्वदर्शनासाठी योग्य असा आत्मज्ञान देणारा योग मला सांग देवीला हिमालयाच्या उत्सुकतेमुळे आनंद झाला ती म्हणाली पर्वश्रेष्ठा तत्व योग हा कुठेही उपलब्ध नाही तो स्वर्गावर नाही भूलोकी नाही आणि परमात्मा यांचे ऐक्य करता येणे हाच तो योग होय योगात निपुण असलेले योगीजन असेच सांगतात हे निष्पा हा योग सहज साध्य होत असतो या योगाचे विरोधक म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या नावाचे सहा शत्रू आहेत शड्रिपू म्हणतात योगी पुरुष योगाच्या सहाय्याने समर्थ होऊन ह्या शड्रिपूंना नाहीसे करून टाकतात आणि नंतर योगसिद्धी मिळवतात योग साधनेसाठी पुढील प्रमाणे आठ अंगे योग्यांनी उपयोगात आणली पाहिजेत ती आठ अंग अशी प्रथम यम नियम त्यानंतर आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही आठ अंगे पंडितांनी निवेदन केली आहेत यम हे दहा प्रकारचे असून ते आता सांगते अहिंसा सत्य चौर्य कर्म न करणे दया ब्रह्मचर्य सरळपणा क्षमा धैर्य मिताहार आणि निर्मलपणा असे हे दहा यम सांगितले जातात यमाप्रमाणेच हे पर्वता नियमाचेही दहा प्रकार आहेत ते असे तप संतोष आस्तिकपणा दान देवाचे पूजन वेदांतातील सिद्धांतांचे श्रवण करणे दुष्कार्याची लज्जा बाळगणे आपली बुद्धी सत्शास्त्रात रममाण करणे मंत्राचा जप करणे आणि स्तवन करणे इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे हे दहा नियम सांगितले आहेत हे हिमाद्रे आता याच्या पुढील आसन याविषयी मी तुला सांगते आसने पाच प्रकारचे आहेत पद्मासन स्वस्तिकासन भद्रासन वज्रासन आणि विरासन अशी ही अनुक्रमाने पाच आसने सांगितलेली आहेत आपली शुभ पावले चांगल्या स्थितीत मांड्यांवर ठेवावीत आणि उलट हाताने त्या पावलांचे अंगठी धरावेत उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा घट्ट धरावा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा घट्ट धरावा पण हात पाठीमागून पुढे घ्यावेत या आसनालाच पद्मासन ही संज्ञा आहे हे आसन योग्यांना अत्यंत हृदयंगम वाटते स्वच्छ पावले मांडी आणि गुडघा यांच्या मध्ये घालून शरीर ताठ ठेवून सरळ बसावे या आसनाला स्वस्तिकासन म्हणतात शिवनीच्या दोन्ही बाजूला दोन्ही घोटे अगदी घट्ट बसवावेत आणि नंतर मृषणाच्या खाली असलेल्या पायाचे घोटे हाताने घट्ट एकत्र धरावे अशा प्रकारे स्थिती झाली असता जे आसन होते तेच भद्रासन होय सर्व योग्यांना हे आसन फार मान्य आहे आता पुढले आसन पाहू डाव्या मांडीवर उजवे पाऊल आणि उजव्या मांडीवर डावे पाऊल ठेवून त्यांची बोटे गुडघ्यात घुसवावीत आणि नंतर त्यावर हात ठेवावेत या आसनाला वज्रासन म्हणतात योग्यांच्या मते हे आसन फारच निरुपम आहे एक पाय खाली ठेवून त्यावर दुसरी मांडी ठेवावी आणि हे आसन करणाऱ्या योग्यांनी आपले देह सरळ ठेवून बसावे या आसनाला वीरासन म्हणतात हे वीरांना शोभणारे आहे हे पर्वतराजा आता प्राणायाम म्हणजे काय ते मी तुला सांगते सोळा वेळा प्रणवाचा स्पष्ट उच्चार करावा नंतर डाव्या नागपुडीने बाहेरील वायू ओढून घ्यावा त्याला पूरक असे म्हणतात प्रणवाचे चौसष्ट उच्चार होईपर्यंत योग्याने त्या वायूला सुषुपनेत कोंडून धरावे त्यालाही पूरक अशी संज्ञा आहे नंतर प्रणवाचे 32 उच्चार पुन्हा करावेत हे उच्चार करीत असता पिंगला नाडीचे म्हणजे आपल्या उजव्या तो कोंडलेला प्राणवायू सावकाश गतीने बाहेर सोडून द्यावा या स्थितीला योगी रेचक असे संबोधतात योगशास्त्रात जे लोक निपुण असतात तेच योगी होत ते या अवस्थेला प्राणायाम या नावाने ओळखतात अशा तऱ्हेने क्रमाक्रमाने ईडा आणि पिंगला या द्वारा बाहेरील वायूचे ग्रहण करणे आणि प्राणवायूचे विरेचन करणे आणि त्याबरोबरच बारा वेळा अथवा सोळा वेळा योग्य त्या क्रमाने चाराची वृद्धी करीत राहावे जप करणे ध्यानमग्न होणे इत्यादींसह केलेल्या प्राणायामाला सगर्भ प्राणायाम असे म्हणतात आणि याशिवाय इतर वेगळ्या प्रकारे या पद्धतीविरहित केलेल्या प्राणायामाला विगर्भ प्राणायाम असे योग यांचे ज्ञानी आणि अभ्यासू यांचे म्हणणे आहे घाम क्रमा येऊ लागला तर तो प्राणायाम अधम असून नीच होय अशा प्रकारच्या प्राणायामाच्या वेळी जर शरीर थरथर कंप पावू लागले तर तो मध्यम फल देणारा प्राणायाम होय पण प्राणायाम चालू असताना तर योग्याचा देहानी भूमीला सोडले तर तो सर्वोत्तम प्राणायाम होऊन फलदायी होतो योगशास्त्रात सांगितलेल्या गुणांची प्राप्ती होईपर्यंत या उत्तम प्राणायामाचा सतत अभ्यास करावा असे त्या शास्त्राचे सांगणे आहे इंद्रिये विषयाच्या ठिकाणी सत्वर प्रवृत्त होतात त्यांना त्या विषय लालसेपासून बलात्काराने परत फिरवणे आणि निर्विघ्नपणे त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे यालाच प्रत्याहार असे म्हटलेले आहे अंगठे घोटे गुडघे मांड्या मुलाधार लिंग नाभी यांच्या ठिकाणी आणि हृदय ग्रीवा कंठस्थान त्यानंतर लंबिका म्हणजे घाटी आणि नाक भिवयांचा मध्यप्रदेश मस्तक मूर्धा सर्वात शेवटचे ब्रह्मरेंध्र ह्या ठिकाणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्राणवायू जे धारण करते घडते तिलाच धारणा या संज्ञेने प्राज्ञजन संबोधतात सर्व वृत्तींपासून परावृत्त होऊन निर्मल आणि चैतन्यामध्ये स्थिर राहणाऱ्या अंतःकरणाने त्याच ठिकाणी आपल्याला अत्यंत प्रिय अशा देवतेचे चिंतन करावे त्या एकाग्र चिंतनालाच या शास्त्रात ध्यान म्हणतात हे पर्वता जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याविषयी मनात सतत जी भावना योगी स्थिर करतो तिलाच मुनिजन समाधी असे संबोधतात हे पर्वतश्रेष्ठा अशा प्रकारे ही अष्टांगांची लक्षणे आहेत ती मी विस्ताराने सांगितली हे हिमालया आता मी तुला सर्वात उत्तम असलेला असा जो मंत्रयोग आहे तो सांगते हे शरीर म्हणजे ब्रह्मांडच आहे मनात दृढ विचार धरावा कारण हे शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण झाले आहे चंद्र सूर्य अग्नी इत्यादी आणि सांगितल्याप्रमाणे या शरीरात साडे कोटी नाड्या संभवतात त्यात दहा नाड्या प्रमुख आहेत त्या दहा नाड्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाच्या तीन नाड्या आहेत त्यांची एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था आहे या तीन नाड्यांपैकी सुशुमना नावाची नाडी ही सर्वात प्रमुख नाडी आहे ती या सर्व शरीराचा पृष्ठभागी आहे म्हणजे आणि अग्निरूपाने डाव्या बाजूस इडा या नावाची नाडी आहे तिचा वर्ण शुभ्र असून ती, ती चंद्ररूपा प्रमाणे आहे तसेच उजव्या बाजूला पिंगला या नावाची नाडी आहे ती पुरुषरूपी असून सूर्याप्रमाणे सतेज शक्ती स्वरूपाची आणि साक्षात अमृतात्मक आहे अग्निसारखी नाडी आहे ती सर्वित्रा नावाची आणखी एक नाडी आहे त्या विचित्रा नाडी इच्छा ज्ञान क्रिया रूप आणि कोटी सूर्यासारखे तेजस्वी असे स्वयंभूलिंग आहे त्यावर हकार रकार इकार रुपाने बिंदू नादात्मक असे मायाबीज वास्तव्य करीत असते हे पर्वश्रेष्ठ आहे असे म्हणतात ती ज्योतीच्या आकाराची कुंडलिनी माझ्यापासून वेगळी नाही ती माझेच रूपात विलीन झालेली आहे तिच्या बाहेरच्या बाजूला सुवर्णाप्रमाणे भासणारे असे पिवळ्या रंगाचे व श स so, या चार वर्णांनी युक्त असलेले चार दलांचे आणि कढवलेल्या सुवर्णप्रमाणे तेजस्वी असे कमल आहे त्या कमलाचे नित्यचिंतन करावे या कमलावर अग्निप्रमाणे आणि उज्वल अशा हिऱ्याप्रमाणे असलेल्या वर्णाचे सहा दलांचे ब भ म यना असे आणखी एक कमल कल्पावे मुलाधार आणि षटकोणयुक्त असे ते कमल असून त्यालाच मूलाधार या नावाने ओळखतात ते परलिंग स्वशब्द वाच्य असल्यामुळे त्याला स्वाधिष्ठान असे म्हणतात त्याच्याही वरच्या बाजूस म्हणजे नाभी कमलाच्या प्रदेशात मणिपूर नावाचे अत्यंत तेजस्वी मेघ आणि विद्युल्लता यांच्या आकाराचे आणि महा असे एक कमल आहे ते रत्नाप्रमाणे तेजस्वी असून विकसित असलेले आहे त्यामुळे त्याला मणिपद्म असे संबोधतात ते मणिपद्म ड पासून फ पर्यंत जी बारा अक्षरे आहेत त्या अक्षरांनी युक्त असून त्या बारा पाकळ्यांनी ते सुशोभित केले आहे ते मणिपद्म नावाचे कमल प्रत्यक्ष विष्णूचे अधिष्ठान असून तेच विष्णूदर्शनास कारण आहे त्या मणिपद्माच्या वरील बाजूस आणखी कमल आहे त्याला अनाहत या नावाने संबोधले आहे त्याची कांती उदय कालच्या सूर्यासारखी असून क पासून ठ पर्यंत जी बारा अक्षरे आहेत त्यांनी ते युक्त आहे ती बारा अक्षरे म्हणजे याची 12 दले आहेत त्या अनाहत कमलामध्ये हजार सूर्य एकाच वेळी तळपावेत असे तेज असलेले सतेज बाणलिंग आहे त्या ठिकाणी प्रयत्नाशिवाय उत्पन्न होणारे ते ब्रम्हूप असलेले सहज वेद दिसत त्या कमलाचे अनाहत हे नाव मुनी सांगितलेले आहे ते कमलच रुद्राचे अधिष्ठान कमलच रुद्राचे अधिष्ठान असलेले श्रेष्ठ असे पद असून आनंदाचे निधन आहे त्यावर विशुद्ध नावाचे सोळा पाकळ्या असलेले सुंदर कमल आहे सोळा स्वरांनी त्या कमलाची सोळा दले तयार केले आहेत ते कमल धूम्र असले तरी अत्यंत प्रखर आहे ते कमल जीवाला परमात्म सुखाचे दर्शन घडवते आणि त्याला अत्यंत शुद्ध करते म्हणून त्या पदमाला विशुद्ध पद असे यथार्थ नाव प्राप्त झाले त्याच्या वरील भागात आकाश या नावाचे अत्यंत अद्भुत असे कमल आहे तेच आज्ञाचक्र आहे आत्म्याचे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान तेच कमल आहे त्याच ठिकाणी सर्व भूत भविष्य वर्तमान अशा सर्व कालातील आज्ञा उत्पन्न होत असतात भविष्य वर्तमान अशा सर्व कालातील आज्ञा उत्पन्न होत असतात म्हणजे आता यानंतर तू अशा मार्गाने जावेस तुझे वर्तन असे असावे वगैरे ज्या ईश्वराच्या आज्ञा असतात त्या तेथून सुटलेल्या असतात म्हणूनच तर त्याला आज्ञाचक्र असे प्राज्ञाजन म्हणतात ते कमल अत्यंत नयन मनोहर असून ह हो आणि क्ष या दोनच अक्षरांनी युक्त आहे हे सदाचारी पर्वता त्या कमलावर कैलास नावाचे चक्र आणि त्या कैलास चक्रावर रोधिनी नावाचे सुंदर चक्र आहे याप्रमाणे सर्व आधार मी तुला विस्ताराने निवेदन केले हजार्म्याचे महनमंगल असे स्थान आहे ते तर सर्वांच्या असे शास्त्रात सांगितले आहे थोडक्यात सांगायचे इतकेच कि हा मी सांगितलेला सर्वोत्तम योग मार्ग समजून प्रथम पूरकाच्या स्थितीने वायू घ्यावा आणि त्याचा कुंभक करून मनाला मुलाधारी नेऊन स्थिर करावे नंतर गुद आणि मेंदू याच्यामध्ये वास्तव्य करीत असलेली जी कुंडलिनी शक्ती त्या कुंडलिनीला त्या वायूच्या सहा द्यावी म्हणजे अनुक्रमाने कुंडलिनीला शेवटच्या बिंदु न्यावे आणि नंतर ती शक्ती परमात्मा शंकर यांच्याशी ऐक्य रूप होईल असे चिंतन करावे त्या ठिकाणी उष्णता देऊन पातळ केलेल्या लाक्षरसाप्रमाणे दिसणारे असे अमृत उत्पन्न होते ते अमृत योगसिद्धी देणाऱ्या माया नावाच्या शक्तीला पाजावे आणि नंतर सहा चक्रांमध्ये अधिष्ठित असलेले देव यांना त्या अमृतधारा पाजून तृप्त करावे नंतर त्याच मार्गाने तिला शहाण्या पुरुषाने मुलाधारापर्यंत आणावे अशा तऱ्हेने प्रत्येक दिवशी मनाचा निश्चय करून अभ्यास करावा असा दुर्घट अभ्यास करणाऱ्या साधकाचे पूर्वी सांगितलेले दूषित मंत्र ही सिद्ध होण्यास वेळ लागत नाही या अभ्यासपूर्ण योगाशिवाय प्राणी जरा मरण दुःख इत्यादीपासून आणि संसाररूपी बंधनचक्रातून विमुक्त होत नाही अशा प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या साधकाचे ठिकाणी देवी जगन्मातेचे म्हणजे पर्यायाने माझेच जे, जे जे जसे जसे गुण आहेत तसे ते गुण त्या साधक क्षेत्रात सतोर उत्पन्न होतात हे माझे बोलणे अत्यंत सत्य आहे बा हिमालया ह्याप्रमाणे उत्तम प्रकारचे वायुरोधन आणि धारणा मी तुला विस्ताराने कथन केले आता मी तुला धारणा नावाचे आणखी एक अंग सांगते ते तू सावधान चित्ताने माझ्याकडून ऐकून घे हे पर्वता मी दिशा आणि काल यांनी मर्यादित नाही म्हणून माझे म्हणजे जगनमातेचे ठिकाणी माझी प्राप्ती घडत नाही अशा वेळी साधकाने पुन्हा एकाग्र होऊन माझ्या अवयवांशी चित्त स्थिर करून योगाभ्यास करावा हे पर्वतराजा माझा सर्वांग सुंदर आणि सुलक्षणी हात पाय इत्यादी अवयव रुपी अंगांच्या ठिकाणी यंत्रज्ञ साधकाने चित्ताची स्थापना करावी आणि क्रमांकाचा जय करून अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्याने माझ्या सर्व स्वरूप असलेल्या मनाची संस्थापना करावी हे हिमालया या, या समीद्रुप देवीच्या ठिकाणी मनाचा लय होईपर्यंत मंत्राचा जप आणि होमाधिकर्मी यांच्या सहाय्याने दृढ अभ्यास करावा मंत्राभ्यास आणि योग यांच्या प्रयत्नांनी ज्ञेयाचे सत्वरून मंत्र आणि मंत्रा वाचून योगसिद्धी नाही म्हणून दोघांचाही अभ्यास नित्य करीत राहणे हेच ब्रम्हपदाची प्राप्ती होण्याचे एकमेव साधन आहे अंधकाराने भरून गेलेले घर आणि इतर साधने सहाय्याने दिसू शकतात हे तत्व सोपे असले तरी ध्यानात ठेवावे मायेने आच्छादित झालेला आत्मा अशा प्रकारच्या योगाभ्यासामुळे मनुला दिसू शकला हे निश्चित आहे तेव्हा हे, हे पर्वता असा हा सांग योगविधी मी तुला आज विस्तारपूर्वक स्पष्टीकरणाने निवेदन केलं आहे केवळ गुरुचा उपदेश झाल्यास याचे ज्ञान होते गुरुपदेशाशिवाय कोटी कोटी शास्त्रे अभ्यास अथवा पठण कर प्राप्त अध्याय हो समाप्त।